श्रीमद भगवद्गीता अध्याय सोळावाची दैवी असुरी आणि राक्षसी अशा तीनही प्रकृतीचे विवरण करण्यात आले आहे याचा विचार करण्याच्या निमित्ताने अभयम सत्वसंशुद्धी ही गीता सोळा एक या वचनाने सोळाव्या श्लोकाचा प्रारंभ करण्यात येत आहे या तीन प्रकृतीमध्ये संसारातून मुक्त करणारे त्याचप्रमाणे आसुरी आणि राक्षसी ही संसाराला बंधन करणारी आहे म्हणून या ठिकाणी दैवी प्रकृती संपादन करण्यासाठी दुसऱ्या दोघींचा त्याग करण्याच्या उद्देशाने प्रगतीकरण करण्यात आले आहे श्लोक पहिला भगवान म्हणाले भयशून्यता अंतःकरणाचा निर्माणपणा ज्ञान आणि योग यामध्ये अखंड समदृष्टी दान इंद्रिय दमन यज्ञ स्वाध्याय तप अंतःकरणाची सरळता भाष्य अभय भयशून्यता सत्वसंशुद्धी अंतकरणाची शुद्धता व्यवहारात दुसऱ्याची फसवणूक कपट आणि असत्य वगैरे अवगुण सोडून शुद्ध भावाने आचरण करणे आणि योग यामध्ये निरंतर स्थिती शास्त्र आणि गुरु यांच्यापासून आत्म्यादी पदार्थांना जाणणे म्हणजे ज्ञान आणि अशा जाणलेल्या पदार्थाचे इंद्रियांच्या निग्रहामुळे निर्माण होणारी एकाग्रता स्वतःमध्ये त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे याला योग म्हणतात या ज्ञान आणि योग या दोघांमध्ये स्थिरता निर्माण होणे तन्मय होणे ही प्रमुख सात्विकी दैवी संपत्ती आहे शिवाय ज्या अधिकारी व्यक्तींची ज्या विषयामध्ये सात्विकी प्रवृत्ती दिसून येते तिचे वर्णन करताना म्हणतात दान आपल्या शक्तीनुसार आणणारी वस्तूंचा वेगळा विभाग करणे दम बाह्येंद्रियांची नियमन अंतःकरणाची शांती याचे वर्णन पुढे आहे यज्ञ अग्निहोत्रा देवत यज्ञ आणि देवपूजा दे स्वाध्याय प्रत्यक्ष न दिसणाऱ्या लाभासाठी रगवेदाचे अध्ययन करणे तप शारीरिक तप वगैरे आणि अर्ज व साधेपणा सरळपणा त्याचप्रमाणे श्लोक दुसरा कोणालाही न दुखावणे सत्यता राग न त्याग शांती कोणाची निंदा न करणे प्राणी मात्राबद्दल करुणा आसक्ती नसणे कोमलता लाज क्रियांचा अभाव भाष्य अहिंसा म्हणजे कोण कोण्याही प्राण्याला पीडन न करणे सत्य अप्रिय आणि असत्य रहित बोलणे अक्रोध दुसऱ्याला अपशब्द बोलणे अगर ताडण करणे यामुळे निर्माण होणारा राग शांत करणे त्याग संन्यास दान नव्हे बद्दल मागे सांगितले आहे शांती संकल्प शून्यंत करण होणे अपैशून्य अपिशून म्हणजे दुसऱ्याच्या समर्पर्क्याचे अवगुण प्रकट करणे याला पिशूनता म्हणतात याचा अभाव असणे म्हणजे अपैशून्यता होय दया दुःखीप्रणे मात्रांवर दया करणे अलुलुपता विषयांच्या संगती लाभत असताना सुद्धा विकार वचन न होणे मार्दव कोमलता अर्थात अक्रूरता लज्जा आणि चपळ चपळता कोणतेही कारण नसताना वाचा हात पाय याचे सुलवन न करणे तसेच श्लोक तिसरा तेज क्षमा ध्येय बाह्यचिता न ठेवणे आपला मोठेपणा न मिरवणे वगैरे हे भारतातून जन्मलेल्या लक्षणे आहेत ते ते शरीरातील तेजस्वीता नव्हे क्षमा अपशब्द बोलणे अगर मारणे या दोन्ही क्रिया ज्याने केल्या आहेत त्याच्याबद्दल अंतःकरणात कोणताही विकार उत्पन्न न होणे उत्पन्न झालेले विकार शांत करणे अप्रदत्व सांगताना हे सांगितले आहे या दोघांमध्ये एवढाच भेद आहे धृती शरीर आणि इंद्रियांमध्ये ज्यावेळी थकवा निर्माण होतो तेव्हा तो, ते तो थकवा दूर करणारी अंतकरणाची एक वृत्ती आहे त्या वृत्तीला धृती असे म्हणतात या योगे उत्साहित झालेली इंद्रिय आणि कार्य करताना थकत नाही शौच हे दोन प्रकारचे आहे माती आणि पाण्याच्या योगाने शरीराची म्हणजे बाहेरची शुद्धी आणि कपट राग कलुषिततेचा अभाव ही मनाची आणि बुद्धीची निर्मळता रूप आतील शुद्धी या दोन प्रकारच्या शुद्धी आहेत दुसऱ्याचा घात करण्याच्या इच्छेचा अभाव म्हणजे हिंसा न करणे अतिमान्यतेचा अभाव अत्यंत मानिपणा याला अतिमान म्हणतात हा गुण ज्याच्यामध्ये आहे त्याला अतिमानी म्हणतात या अतिमानतेचा अभाव म्हणजे अतिमानित्व याचा अभाव असणे याला नातिमान्यता असे म्हणतात आपल्या बाबतीत पूज्यभाव नसणे म्हणजे नातिमानिता होय हे भारता अभय या गुणापासून इथपर्यंत जी लक्षणे सांगितली आहेत ती संपत्तीयुक्त उत्पन्न असलेल्या पुरुषात असतात ही संपत्ती युक्त पुरुषांमध्ये कशी निर्माण होतात जो पुरुष दैवी संपत्तीची साथ घेऊन ये हो संपत्ती संपत्ती सा जन्माला येतात अर्थात जो देवाच्या विभूतीला पात्र होतो आणि भविष्यात ज्याचे निश्चित कल्याण होते अशा पुरुषाची लक्षणे आहेत याबद्दल आसुरी संपत्तीबद्दल सांगण्यात येत आहे श्लोक संस्था दांभिकपणा गर्व अभिमान कठोरता अज्ञान ही केवळ आसुरी संपत्तीचा आश्रय करून जन्माला आलेल्यांची लक्षणे आहेत भाष्य दंभ म्हणजे पारमार्थिक ढोंगेपणा दर्प म्हणजे धन आणि नातेवाईक यांच्या निमित्ताने निर्माण होणारा गर्व अतिमान पूर्वी कथन केल्याप्रमाणे स्वतःबद्दल अतिशय महान असल्याची भावना त्या प्रमाणेच क्रोध आणि पारुष्य कठोर वचने मनुष्याला सुंदर डोळे असलेला म्हणणे गुरुप असलेला म्हणणे असे टोचन बोलणे किंवा हिन जातीच्या पुरुषाला कुलवंत असे समक्ष बोलणे इत्यादी अज्ञान अविवेकजन्य ज्ञान मिथ्या ज्ञान कार्य काय ते अर्जुना ही सर्व लक्षणे आसुरी संपत्तीला घेऊन जन्माला पुरुषाची आहेत अर्थात ही जी आसुरी संपत्तीची आहेत त्या सहजन्माला येणाऱ्या मनुष्याची लक्षणे आहेत या, आहे। या दोन्ही संपत्तीची कार्य सांगण्यात येत आहेत श्लोक पाचवा दैवी संपत्ती मुक्ती आणि आसुरी संपत्ती बंधन करणारी आहे असे मानण्यात आले आहे म्हणून हे अर्जुना तू शुक कारण तू दैवी संपत्तीचा आश्रय घेऊन जन्माला आहेस दैवी संपत्ति संसार बंधना मुक्त करना है तो प्रमाण आसुरी किसी संपत्ति निर्विवादपने बंधन कर अंतकरण संशय निर्माण युक्त है बदल भगवान मनाले अर्जुन तू मुच दुखी हो दी संपत्ति घेना जन्मा लस अर्थात तुझे कल्याण होवा अर्जुन यह लोक मध्य भूतसृष्टि दिन प्रकार की एक दैवी प्रकृति युक्त दुसरी आसुरी प्रकृति युक्त दैवी प्रकृति प्रकृति युक्त संपत्ति युक्ता भाष्य मनुष्य दिन प्रकार सृष्टि है जिसे रचना के लिए जिला सृष्टि मनता दैवी संपत्ति आसुरी संपत्ति युक्त अण निर्माण जन्ना चूतसृष्टि यह नवाने ओखले प्रजापतीची देव आणि असुर अशी दोन आपत्ती आहेत एक तीन एक या श्रुती वचना प्रमाणे या लोक असा अभिप्राय आहे कारण संस्था मात्रांचे दोन प्रकार आहेत या दोन प्रकारच्या प्राण्यांची सृष्टी कोणती याबद्दल सांगतात की यात दैवी आणि आजुरी संपत्तीबद्दल सांगितले आहे तरीही या दोन प्रकारच्या सृष्टीचे पुन्हा विवरण करीत आहे याचे कारण सांगतात दैवी सृष्टीचे वर्णन अभयम सत्व गीता सोळा एक इत्यादी श्लोकांच्या आधाराने विस्तार करण्यात आले आहे परंतु आसुरी सृष्टीचे वर्णन मात्र तसे केलेले नाही म्हणून हे प्रथा या संपत्तीचा त्याग करण्यासाठी या सृष्टीचे विस्तृत वर्णन तू माझ्याकडून ऐक ते ऐकून तू निश्चय कर या अध्यायाच्या खरीपर्यंत प्राणीमात्रांची विशेष करून आसुरी संपत्तीचे दर्शन आहे कारण प्रत्यक्ष करण्याने याचा त्याग होऊ शकतो लोक सातवा आसुरी लोक कर्तव्य प्रवृत्तीला आणि अपर अकर्तव्य निवृत्तीला जाणत नाहीत म्हणून त्यांच्यामध्ये शुद्धता नसते उत्तम आचार नसतो आणि सत्य भाषणही नसते भाष्य असे स्वभाव असणारे पुरुष प्रकृतीला पुरुषार्थाचे साधन असलेल्या कर्तव्य कार्यामध्ये प्रवृत्त होणे उचित आहे यामध्ये जो प्रवृत्त होतो आणि निवृत्त होतो अर्थात जो कोणी याशिवाय विपरीत आणि अनर्थकारक क्रमापासून परावृत्त होणे हे सुद्धा जाणत नाही केवळ प्रवृत्ती अगर निवृत्तीला जाणत नाही असे नाही तर त्यांच्यामध्ये शुद्धता नसते सदाचार नसतो आणि सत्यता देखील नसते आसुरी प्रकृतीचा मनुष्य अशुद्ध दुराचारी कपटी आणि संपत्तीवान लोक, लोक म्हणतात की हे जग आश्रय शून्य आहे सर्व प्रकारे खोटे आहे हे ईश्वराशिवाय परस्परांच्या संयोगापासून उत्पन्न झालेले असून कामेच्छा हेच त्याचे कारण आहे याशिवाय अन्य काय भाष्य ज्यांचा आसुरी स्वभाव आहे असे लोक म्हणतात की ज्याप्रमाणे आम्ही सत्याने भरलेलो आहोत त्याप्रमाणे हा सर्व संसार खोटा आणि अप्रतिष्ठित आहे अर्थात धर्म अधर्म याचा याला कोणताही आधार नाही म्हणून हे सर्व निराधार त्याचप्रमाणे ईश्वर शून्य आहे पुण्य आणि पाप याच्या अपेक्षेने हे विश्व चालवणारा कोणी स्वामी नाही म्हणून हे सर्व जग जगत ईश्वर शून्य आहे त्याप्रमाणे कामाने प्रेरित होऊन स्त्री आणि पुरुष यांचा आपापसात संयोग झाल्याने हे जगत निर्माण झाले असल्याने काम हेच जगाचे कारण आहे याशिवाय दुसरे कोणते कारण असेल अर्थातच धर्म अधर्मादी अन्य कोणतेही अदृष्ट कारण नाही केवळ काम हेच प्राण्यांचे कारण आहे लोकायतीक शरीरालाच आत्मा मानणारा एक विशेष संप्रदाय आहे त्यांना लोकायती कसे म्हणतात त्यांच्या दृष्टीने श्लोक या मिथ्यज्ञानाचा आश्रय करून त्यांचा स्वभाव नष्ट झालेला आहे त्यांची बुद्धिमंद झालेली आहे जे सर्वांचे अकल्याणच करतात असे क्रूरकर्म करणारे लोक जगाच्या नाशासाठी उत्पन्न होतात अशा प्रकारच्या दृष्टीचा अवलंब आश्रय घेऊन त्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे जे लो, पर लोक परलोक साधने आहेत अत्यल्प आहे त्यांची बुद्धी केवळ व्यग्र आहे असे ही अल्पबुद्धी उग्रकर्मा क्रूरकर्म करणारे हिंसा करण्यात निष्ण असणारे लोक संसाराचे शत्रू संसाराचा केवळ नाश करण्यासाठीच उत्पन्न होतात त्या सुद्धा त्याप्रमाणे ते सुद्धा लोकदा हवा दंभ मान मद यांनी युक्त झालेले कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या क्रमाचा आश्रय करून अज्ञानाने मिथ्या सिद्धांत स्वीकारून भ्रष्टाचार करीत या जगात वावरतात भाष्य केव्हाही पूर्ण होऊ शकणार नाही अशी कामना इच्छा विशेष तिचा आश्रय करून अखंड मान मद यांनी युक्त होऊन अशुद्ध आचार करणारे आचरण अत्यंत घाणळे आहे असे लोक मोहामुळे अज्ञानामुळे मिथ्या गोष्टींचा आग्रह धरून अर्थात अशुभ सिद्धांत स्वीकारून संसारात वावरतात तसेच श्लोक अकरावा शेवटपर्यंत बरोबर राहणाऱ्या मोजता न येणाऱ्या अनंत चिंतेचा आश्रय केलेले विषय भोगांमध्ये तत्पर केवळ हेच सुख आहे असे केलेले असतात अश्य मर्यादा कोणालाही जाणता येत नाही अशी अपरिमेय अपार प्रलय काळापर्यंत राहणारी चिंता तिचा आश्रय करून अर्थात सदैव चिंताग्रस्त होऊन कामोपभोगामध्ये तत्पर ज्याची इच्छा केली जाते असे शब्दादी विषय म्हणजे काम होय त्यांच्या उपभोगामध्ये दक्ष केवळ विषयांचा उपभोग घेणे हाच केवळ एक पुरुषार्थ आहे असा या लोकांचा निश्चय असतो श्लोक बारावा अशेच्या शेकडो पाशांनी बद्ध झालेले लोक काम आणि क्रोध यांमध्ये तत्पर होऊन विषयभोगांच्या पूर्तीसाठी अन्यायाने धनादि पदार्थांचा संग्रह करण्यासाठी क्रिया करतात भाष्य शेकडो आशांच्या बांधले गेलेले आणि सर्व ओढले जाणारे काम व क्रोध यांमध्ये तत्पर असणारे कामवक्रोध व क्रोध ज्यांचे सर्वोत्तम ठिकाण आहे असे कामक्रोध परायण लोक धर्मासाठी नव्हे तर केवळ भोग्य वस्तूचा उपभोग घेण्यासाठी अन्यायपूर्वक अर्थात दुसऱ्याचे सत्वहरण करणे वगैरे पापमय कृतींच्या योगाने धनाधिकांचा संग्रह करण्यासाठी धन पडतात त्यांना असेही वाटते की श्लोक तेरावा आज मी हे मिळवले आहे आता हे मनाला बरे वाटेल ते पदार्थ मी प्राप्त करेन माझ्या जवळ आहे त्यामध्ये आणखीही भर पडेल अश्य आज यावेळी मी हे प्राप्त केले आहे त्याप्रमाणे विशिष्ट मनोरथ मनाला तृप्त करणारा पदार्थ मी प्राप्त करीन एवढे संत माझ्या जवळ आहेच आणि एवढेच पुढील वर्षी होईल त्या युगे मी आणि कीर्तिवंत होईल लोक चवधावा हा शत्रू माझ्याकडून मारला गेला आहे दुसऱ्या शत्रूंना देखील मी असेच मारीन मीच ईश्वर आहे आणि हे सर्व भोग भोगणार आहे मी सर्व समृद्ध बलवान आणि सुखी असं आहे भाष्य देवदत्त नामक जिंकण्यास कठीण असलेल्या शत्रूंना मी ठार केले त्या पुढे दुसऱ्या निर्बुळ्या शत्रूंची का काय कथा त्यांना पण मी ठार मारिन ते विचारे गरीब माझे काय करणार आहेत कारण माझ्या समोर येतच नाहीत मीच ईश्वर आणि सर्व विषय भोगणार आहे सर्व प्रकारे मी सिद्ध असून पुत्र पौत्र आणि अन्य नातेसंबंधी यांच्या योग्य मी संपन्न झालो आहे मी केवळ एक साधारण मनुष्य नाही मी अत्यंत बलवान आणि सुखी देखील आहे दुसरे मात्र या भूमीला भारभूत होऊन राहिले आहेत श्लोक पण राहावा धनाने समृद्ध मोठे कुटुंब असलेला माझ्यासारखा दुसरा कोण आहे मी यज्ञ करीन दान देईन आनंदित होईन अशा प्रकारे हे अज्ञानाने विमूढ झालेले असतात भाष्य मी धनाने संपंत आहे वंशाचा विचार करता अत्यंत कुलीन आहे गेल्या सात पिढ्या श्रोत्रीय बागारी गुणांमुळे समृद्ध आहे धन आणि कुल यामध्ये माझी बरोबर बरी असा को दुसरा कोण आहे अर्थातच कोणी नाही मी यज्ञ करीन अर्थात या यज्ञाच्या निमित्ताने दुसऱ्यांचा अपमान होईल असे करीन नट कलाकार वगैरे धन निधन देईल आणि अतिशय आनंदाचा उपभोग मिळेल अशा प्रकारे अज्ञानाने मोहवश होऊन अर्थात विविध प्रकारच्या अविवेकाने हे पुरुष संपन्न होतात लोकसोळावा अनेक प्रकारे भ्रष्टचित्त झालेले मोहांच्या जगात अडकलेले विषयभोगात अत्यंत आसक्त झालेले आणि अपवित्र असे हे लोक नरकात पडतात बस मागे सांगितल्याप्रमाणे विविध प्रकारच्या विचारांमुळे त्यांचे चित्त भ्रमिष्ट झालेले आहे आणि जे मोहरूपी जाळ्यात फसलेले आहेत अर्थात अविवेक हाच मोह आहे तो जाळ्या प्रमाणे फसवणारा आहे त्यामध्ये फसलेले तसेच विषय आसक्त झालेले आणि त्यामध्ये खोलवर लोक या भोगांच्या योगाने संचय करतात आणि वैतरणी आदी अशुद्ध नरकात जाऊन पडतात श्लोक सतरावा स्वतः स्वतःला श्रेष्ठ मानणारे नम्रताहीन धन आणि मान यांच्या योगे मदनमत्त होऊन दांभिकपणाने केवळ नाममात्र शास्त्र विधीरहित यज्ञ करतात जो स्वतःचा स्वतःला सर्वगुण संपन्न आहे समस्तो, समजतो आपणच आपल्याला मोठा मानतो साधू श्रेष्ठ पुरुषाकडून श्रेष्ठ न मानला गेल्याने स्तब्ध विनय शून्य धन आणि मान यांच्या मधने युक्त पाखंडी अर्थात पारमार्थिक ढोंगेपणा अभितीपूर्वक विहित कर्तव्य काय आहे याचे न करून घेता केवळ नाममात्र यज्ञाच्या निमित्ताने पूजा पूजनादिक्रिया करतो श्लोक अठरावा अहंकार बल गर्भ काम क्रोध यांचा आश्रय केलेले दुसऱ्याची निंदा करणारे आणि स्वतःच्या आणि परक्याच्या देहामध्ये असलेला माझा द्वेष करतात भाष्य अहंकार मी मी म्हणणे याचे नाव अहंकार असे आहे ज्याच्या युगाने स्वतःमध्ये असलेले आणि नसलेले सर्व गुण आपणामध्ये आहेत असे मानणारा मनुष्य मी आहे असे मानतो त्याला अहंकार म्हणतात अविद्या आणि अज्ञांना मग हा महान दोष आहे तो कठीण दोष आहे तो सर्व दोषांचे आणि सर्व अनर्थमय प्रवृत्तीचे मूळ आहे कामना आणि आसक्ती यांनी युक्त दुसऱ्याचा पराभव करण्यासाठी प्राप्त केलेले काम कोणतेही अनिष्ट घडले असता निर्माण होणारा क्रोध या सर्व दोषांना आणि अन्यायासारख्या महान दोषाला देखील जवळ करतात याशिवाय स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या शरीरात प्रतिष्ठित असलेल्या त्याची बुद्धी आणि कर्म यांचा साक्षी असा जो मी त्या माझा द्वेष करणारे होतात माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून चालणे म्हणजे माझा द्वेष करणे होय ते याप्रमाणे द्वेष करणारे आणि सन्मार्गामध्ये स्थित असलेल्या पुरुषांच्या गुणांना सहन करीत नाहीत तर त्यांची निंदा करणारे होतात श्लोक एकोणीसावा त्या द्वेष करणाऱ्या क्रूरकर्मा पापी न मी पुन्हा पुन्हा संसारातील असुरीयो मध्येच टाकतो बाष्यो सन्मामध्ये प्रतिपक्षी आणि माझ्या साधू संगतीने द्वेष करणाऱ्या सर्व अशुभ कर्म करणाऱ्या क्रूर नराधवांना मी पुन्हा पुन्हा नरकामध्ये नरकाची प्राप्ती करून देणाऱ्या मार्गामध्ये दे। विशेषतः क्रूर कर्म करणाऱ्या मध्ये सदा ढकलून देतो कारण ते सर्व पापादे दोषांनी पूर्ण असतात शिपामी या पदार्थाचा संबंध योनिशो या संपदाशी आहे श्लोक विसावा अर्जुना ते मूढ लोक मला प्राप्त न होता प्रत्येक जन्मात आसुरी योनीला प्राप्त होतात त्यानंतर ते त्याही अतिनीच्या गतीलाच प्राप्त होतात अर्थात नरकात पडतात बाश ते मूढ लोक अविवेकी लोक जन्मजन्मी प्रत्येक जन्मामध्ये आसुर योनीला प्राप्त होतात अर्थात ज्यामध्ये तमोगुलाचे तमोगुणाचे बाहुल्य आहे अशा योनीमध्ये जन्माला येतात पुढे खाली येता येता मला ईश्वराला प्राप्त न होता पूर्व योनीपेक्षा अधिक खालच्या गतीला प्राप्त होतात मला प्राप्त न होता असे म्हणण्याचं तात्पर्य असे आहे की मी जो श्रेष्ठ मार्ग कथन केला आहे त्या मार्गाला जात नाहीत कारण माझ्या प्राप्तीसाठी त्याच्या बाबतीत काही आशा राहिले नसते आता या ठिकाणी आसुरी संपत्तीचे अनेक भेद आहेत तरी सुद्धा या सर्वांचा अंतर्भाव ज्यामध्ये होतो अशा तिघांना नाश करण्याने सर्व दोषांचा आपोआप नाश होतो आणि जे सर्व अनर्थाचे जे आहे त्याचे वर्णन पुढे केलेले आहे श्लोक एकविसावा कामक्रोध तसेच लोभ हे आत्म्याचा नाश करणारे तीन प्रकारचे दार आहे म्हणून या तिकांचा त्याग करावा अश्य आत्म्याचा नाश करणारे हे तीन प्रकारचे दोष नरकाच्या प्राप्तीचे दार आहेत यामध्ये प्रवेश करताच आत्मा नष्ट होतो अर्थात कोणत्याही पुरुषार्थासाठी तो उपयुक्त राहत नाही म्हणून ना हे तीन आत्म्याचा नाश करणारे दार आहे असे म्हटले जाते ते। असे ते तीन कोण आहेत काम क्रोध आणि लोभ खरोखर या तिकांचा त्याग केला पाहिजे कारण हे कामादी तीन नरकांद्वार नाश करणारे आहेत म्हणून त्यांचा त्याग केला पाहिजे त्यागाची ही प्रशंसा श्लोक अर्जुनासाठी आचरण करतो त्यामुळे तो श्रेष्ठ गतीला जातो म्हणजे मला प्राप्त होतो भाष्य हे गुंथिपुत्रा हे कामादी दुःख आणि मोहरूप अंधकारमय नरकाचे दार या तीन दोषांना साकून टाकलेला मनुष्य आचरण करतो साधना करतो तो कोणती साधना करतो आत्म्याचे कल्याण होईल अशी साधना करतो प्रथम या कामाधिकांनी भारून टाकल्याने पूर्वी तो करीत नव्हता परंतु त्याचा नाश झाल्याने साधना करतो या साधनेच्या योग्य तो परमगती म्हणजे मोक्ष प्राप्त करतो या सर्व असुरी संपत्तीचा त्याग आणि कल्याणमय आचूरण याचे मूळ कारण आहे शास्त्राच्या प्रमाणामुळेच या दोन्ही क्रिया केल्या जातात अन्यथा नाही म्हणून श्लोक ते व्यसावा जो मनुष्य शास्त्रविधीला आपल्या इच्छेप्रमाणे वागतो तो सिद्धीला प्राप्त होत नाही आणि श्रेष्ठ गतीला देखील प्राप्त होत नाही भाष्य जो मनुष्य शास्त्राच्या विधाना प्रमाणे अर्थात कर्तव्य अकर्तव्य यांच्या ज्ञानाचे कारण जो विधी निषेध युक्त बोधप्रद आदेश आहे त्याला सोडून कामेच्छे प्रमाणे प्रवृत्त होऊन करतो तो नाप्त होतो पुरुषार्थाच्या योग्य प्राप्त होतो ना या लोक सुख प्राप्त करतो न परमगतीला अर्थात स्वर्ग किंवा मोक्षला प्राप्त होतो लक्षो विसावा म्हणून कार्य कोणते अकार्य कोणते या बाबतीत तुझ्याकरिता केवळ जास्त प्रमाण आहे असे जाणून शास्त्रविधेने सांगितल्याप्रमाणे कर्म करण्यास तू योग्य आहे भाष्य कर्तव्य आणि अकर्तव्य यांच्या व्यवस्थेमध्ये तुझ्यासाठी शास्त्राचं प्रमाण आहे अर्थात ज्ञान प्राप्तीचे साधन आहे म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे असलेल्या गोष्टीला समजून घे आज्ञा असे आहे शास्त्रद्वाराची अशी आज्ञा दिली जाईल की हे कर्म कर हे कार्य करू नकोस ते शास्त्रविधान आहे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे स्वतःचे कार्य कोणते ते, ते जाणून तुला या कर्मक्षेत्रात कार्य करणे उचित आहे इहे पद ज्या भूमीमध्ये कर्माचा अधिकार आहे त्याला उपलक्षण वापरण्यात आले आहे सोळावा अध्याय समाप्त